स्कंध पहिला अध्याय अध्याय उत्तम गती मिळते व्यास दुःखी होतात शुकाने विचारले महाराज मायेत गुरफटलेला पुरुष निस्पृह हो कसा ही शंका माझ्या मनात निर्माण मन झाली आहे शास्त्राचे ज्ञान मिळाले तरी नित्या, नित्या विवेक जोवर साधला नाही तोवर मन मोहरहित होत नाही तेव्हा असा पुरुष मुक्त कसा नुसत्या दिव्याची गोष्ट सांगितली म्हणजे काही अंधार नाहीसा होत नाही तसेच केवळ ज्ञान प्राप्त झाले म्हणजे अंतकरणातील कधीही पण गृहस्थाना हे कसे जमणार संपत्तीची लालसा राज्यसुखाची लालसा आणि युद्धात विजयाची लालसा ह्या जर तुझ्या ठिकाणच्या नष्ट झाल्या नाहीत तर हे राजा तू मुक्त कसा चोर व तपस्वी यातील भेद अजूनही तुझ्याजवळ आहे हे, हे निश्चित आहे तर तू विदेही कसा तिखट तुरट आंबट चांगले वाईट तू जाणतोसच वाईट माणसाला आवडत नाही निद्रा जागृती सुशुक्ती या अवस्था तुझ्या ठिकाणी नित्य कशा पदाती अश्व रथ आणि गज हे सर्व तुझ्या आधीन असून तू सर्वांना प्रभू आहेस हे जर तुला वाटते ना तसेच तू नेहमी मिष्टाने भोजन करीत असतोस कधी तू उदास होतो तर कधी आनंद नाही कशी प्राप्त होणारी ढेकूळ दगड वा सुवर्ण ही मुक्त माणसाला सारखीच असतात सर्व ठिकाणी आत्मा एक आहे असे ज्याला वाटते तो सर्व प्राण्यांचे हित करतो गृह भार्या वगैरे गोष्टीत त्याचे मन रमत नाही एकाकी आणि अत्यंत निरीच्छ राहून पुण्यसंचय करावा असे मला वाटते कशाचीही आसक्ती न बाळगता हे माझे अशी भावना न ठेवता द्वैताचा त्याग करून कोणत्याही उपाधीचा स्वीकार न करता मी शांत राहीन मी मुळे फळे यावर उपजीविका करीन मृगाप्रमाणे विहार करीन हे राजा माझी वृत्ती विरक्त झाल्यामुळे गुणांचा माझ्याशी संबंध राहिला नाही म्हणून गृह भार वित्त याशी मला काय कर्तव्य नाना इच्छा आणि अनेक आकारांनी युक्त अशा गृहाचे तू चिंतन करतोस पण मी मुक्त आहे असे सांगतोस तेव्हा हे तुझे ढोंग असावेसे वाटते तुला शत्रु, धन व सैन्य याबद्दल कधी ना कधी चिंता असणारच मग तू निश्चिंत केव्हा असतोस मित्र आपले स्वीकृत कृत्य निष्ठेने करणारे वाएखा नस, वाएखा नस मुनी संसाराची जानू नहीं। तेवा तुझा उत्पन्न विदेह हो विद्याधर ना मूर्ख दिवाकर ना अंध लक्ष्मीधर नाव दरिद्री हे जसे असावे। तसे तुझा वंशा पुरुषां नरर्थक है तुझा वंशत उत्पन्न विदेह हो विदेह नावाचे राजे हे कृतीने नसून फक्त नावानेच विदेह होत असे ऐकतो तुझ्याच कुलात निमी म्हणून एक राजा होऊन गेला त्याने आपले गुरु वशिष्ठ यांना यज्ञाकरता निमंत्रण दिले तेव्हा वशिष्ठ राजाला म्हणाले देवराज इंद्रानेही मला आत्ताच यज्ञाकरता निमंत्रण दिलेले आहे म्हणून त्याचा यज्ञ पूर्ण झाल्यावर मी तुझा यज्ञ करीन तोपर्यंत तू सामानाची जुळवाजुळव कर वशिष्ठ मुनी गेले असता इकडे निमिने अन्य गुरु करून आपला उत्कृष्ट तुझा देह पतन पाव ते ऐकताच राजानेही शाप दिला आपलाही देह पतन पावो एकमेकांच्या शापामुळे त्या दोघांचेही देह पतन पावले असे मी ऐकतो पण राजा जो निमी राजा विधेयी होता त्याने गुरुला कसा शाप दिला हे नृपश्रेष्ठा हे विधेय नाव मला तरी विनोदाप्रमाणे वाटते त्यावर जनक म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा तू सत्य बोलास यात संशय नाही पण माझे गुरु व्यास ही मान्यवर व्यक्ती आहे हे लक्षात ठेव त्याने सांगितलेले ते, सांगित ते सत्यच आहे पित्याचा सहवास डावलून तू मनात जायची इच्छा करतोस पण तेथे तुझा मृगांशी संबंध जडेल कारण पंच महाभूत सर्वत्रच असल्याने तू संग्रहित होणार कसा तसेच आहारासाठी नित्यचिंता असताना तू निश्चिंत होणार नाहीस मनातही तुला कंद व अजिन यांची चिंता राहणारच तेव्हा मला शंका वाटते संशयाने पीडित होऊन तू दूरदेशी आलास पण मला विकल्प संदेह नसल्याने मी निर्विकल्प आहे हे द्विजय श्रेष्ठा मी सुखानेच निद्रासुख भोजन सुख भोगत असतो मी बद्ध नाही अशी माझी वृत्ती असल्याने मी सुखी आहे पण मी बद्ध आहे असे समजून तू दुखी झाला आहेस म्हणून शंका टाकून मन स्थिर कर आणि सुखी हो हा देह हे धन हे माझे राज्य आहे हा बंध आहे आणि हे माझे नाही हीच मुक्तता आहे असा नियमच आहे अशा प्रकारे जनकाचे उत्कृष्ट भाषण ऐकून सुखाचे समाधान झाले शुक प्रसन्न झाला आणि राजाचा निरोप घेऊन आपल्या पित्याकडे येण्यास निघाला पुत्र येतो आहे हे पाहून व्यासांनाही आनंद झाला त्यांनी शुकाला आलिंगन देऊन त्याच्या मस्तकाचे अवग्रहण केले त्याचे कुशल विचारले नंतर वेदशास्त्र संपन्न असा तो शुकमुनी पित्याजवळ आश्रमातच राहू लागला विदे ही जनकाची उत्तम स्थिती पाहून त्यालाही आश्रमात सुख वाटू लागले पितरांची पिवरी म्हणून एक सुंदर कन्या होती तिला शुकाने योग मार्गात पत्नी म्हणून स्वीकारले शुकापासून तिला कृष्ण गौरप्रभ भूरी, देवश्रुत असे चार पुत्र आणि कीर्ती नावाची कन्या प्राप्त झाली शुकाने विभ्रजाचा अणुहाला तिच्यापासून अत्यंत संपन्न प्रतापी ब्रह्मदत्ता आणि भूपाल असा ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला त्याला पुढे नारदाचा उपदेश होऊन ज्ञानप्राप्ती झाली पण योग अवलंब करून आणि राज्यपुत्रांचे स्वाधीन करून तो बद्रिकाश्रमात गेला तेथे त्याला नारद मुनीच्या प्रसादाने मुक्ती देणारे निर्मल ज्ञान प्राप्त झाले इकडे पित्याच्या संगतीचा त्याग करून आणि संतती प्रांगमुख होऊन शुक कैलासावर जाऊन समाधी लावून बसला उत्तम सिद्धी प्राप्त झाल्यामुळे तो कैलासावरून उडाला आणि आकाशात सूर्याप्रमाणे तळपू लागला शुक उडून जाताच पर्वत शिखर दुभंगले इतरत्रही उत्पाद झाले पण वायूप्रमाणे शुक आकाशात संचार करू लागला देवही त्याची स्तुती करू लागले तो जणू प्रति सूर्य भासू लागला पण व्यास विरा हे पुत्रा असे म्हणून ते शोक करू लागले शुक असलेला पर्वत शिखरावर गेले व्यास जीन झालेले पाहून साक्ष म्हणून सर्व भूतांच्या ठिकाणी असलेल्या शुकाने प्रतिध्वनी केला अजूनही त्या पर्वत शिखरावर अस्पष्ट प्रतिध्वनी होत असतो व्यासांचा आक्रोश ऐकून शिव तेथे आले आणि व्यासाना म्हणाले हे व्यास तू शोक करू नकोस तुझ्या सर्वश्रेष्ठ पुत्राला दुर्लभ गती प्राप्त झाली आहे म्हणून तुझ्यासारख्या ब्रम्ह वेत्याने शोक करणे योग्य नाही उलट त्या पुत्रामुळे तुझी कीर्ती वाढली आहे व्यास म्हणतात हे सूर्यश्रेष्ठा शोक नाश पावत नाही मी तरी काय करू पुत्र दर्शना वाचून माझे नेत्र तृप्त होत नाहीत शिव म्हणाले तुझ्या जवळ तुझ्या पुत्राची छाया ती पाहून घे आणि शोक्यात तेजस्वी छाया व्यासांच्या दृष्टीच पडली व्यासाना वर देऊन शंकर तेथेच गुप्त झाले त्यानंतर शुक विराने संतप्त आणि दुःखी झालेले व्यास आपल्या आश्रमात परत आले अध्याय एकोणीसावा समाप्त